एको एक बहुदा शक्ति योगात, कानो दधाती। यो एको योगी भी, का भी आता पहात परम तत्वा शक्ति कभी ही लुप्त हो परम तत्व सर्वता स्वयं प्रकाश तत्व है तरह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 वेष महात्म निषिदा मधे तदीनजति तदूरे ती तिंत तदंतर तदू सर्वास्या बाह्य सर, सपर्य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 कारण ते चिंतनाच्याही पलीकडे आहेत आणि चिंतनाच्या व्यतिरिक्त मनुष्याकडे अन्य उपाय तरी काय आहे ब्राह्मण अथवा चांदाही असो त्याच्या असो। त्याच्याकरिता चिंतनाशिवाय अन्य उपायच काय आहे म्हणून त्यांची कृपा प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे बाबाजी कठोपनिषेदात म्हटले आहे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 या उच्च सिद्धांतास हृदयगम्य करण्यास समर्थ असतात अन्यथा मायेद्वारे मोहित होऊन कुसिद्धांताच्या चक्रात सापडून यथार्थ ज्ञानाने वंचित राहतो